श्री गणेश मह वाल्मिकी रामायण सुंदर सर्ग एकोणसाठावा हे सर्व वायुपुत्र हनुमानाने सविस्तरपणे सांगितल्यावर तो पुढे आणखी बोलू लागला रामाचे खटपट आणि सुग्रीवाची चिंता सीतेचे शील समजल्याने सफळ झाली माझेही मन आनंदित झाले वानरानं सीतेचे शील आर्य स्त्रीला शोभेल असे आहे ती आपल्या तपाने लोक धारण करू शकेल क्रुद्ध झाली तर लोक जाळूही शकेल तिला रावणाने स्पर्श केला असता सुद्धा त्याचे शरीर जळाले नाही तेव्हा तो राक्षस राक्षस खरोखर तेजाने महानच असला पाहिजे हाताने स्पर्श केला तर क्रोधाने काळी निळी होणारी सती जनककन्या जे करील ते अग्नीची ज्वाळा नाही करू शकणार जांबवान आदी सर्व प्रमुख महाकपींची अनुज्ञा घेऊन ज्या या कामगि गी, काम गेलो ती सर्व तुम्हाला सांगितल्यावर खरं म्हणजे वैद्यहीला घेऊन त्या उभय त्या राजकुमारांना जाऊन भेटणे योग्य होते राक्षसगणासह हो, त्या लंकापुरीचा आणि राक्षसासह हो, रावणाचा स्वपराक्रमाने नाश करण्याला मी एकटा सुद्धा पुरेसा आहे मग तुमच्यासारख्या दृढनिश्चयी बलवान अस्त्रवेत्या समर्थ विजयाची आकांक्षा बाळगणाऱ्या वीर हनरांचे सहाय्य असल्यावर तर बोलायलाच नको मी तर रावणाला युद्धात त्याच्या सैन्यासह नोकोस चाक्रासह पुत्र आणि सखेभाऊ या सर्वांसह मारू शकेन ब्रह्मास्त्र रुद्रास्त्र वायव्यास्त्र वरुणास्त्र इंद्राकडून जिंकून घेतलेली पाहायलाही न मिळणारी अस्त्रे युद्धात वापरली गेली तरी मी ती नष्ट करून टाकीन आणि राक्षसानं उडवून लावीन तुमची अनुज्ञा असेल तर माझी पराक्रम शक्ती शकेल मी एकसारख्या टाकलेल्या अतुलनीय दगडांच्या वर्षावाने देवसुद्धा रणात मारले जाती। मग त्या राक्षसांची काय कथा पण तुमची अनुज्ञा नसेल तर माझा पराक्रम मलाच प्रतिबंध करेल एखाद्या वेळी सागरसुद्धा आपली वेळा ओलांडील मंदर पर्वतसुद्धा हलेल पण जांबवंताला शत्रूचे सैन्य चळवू शकणार नाही सर्व राक्षस संघाचे जे पूर्वज राक्षस असतील त्यांचासुद्धा नाश करण्याकरता एकटा वीर वालीपुत्र पुरेश आहे महात्म्या नील वानराच्या मांड्यांच्या वेगाने मंदराचा सुद्धा चक्काचूर होईल मग युद्धातल्या राक्षसांची काय कथा देव असूर यक्ष गंधर्व सर्प पक्षी यांच्यामध्ये एकतरी मैंदाच्या किंवा द्विधाच्या सामन्याला उभा राहू शकणारे योद्धा आहे काय सांगा हे दोघे अश्विपुत्र सर्वोत्कृष्ट वानर अत्यंत वेगवान आहेत त्यांच्याशी रणात युद्धाला उभा राहणारा मला तरी दिसत नाही मी तर लंकापुरी मारली जाळून भस्म केली सर्व राजमार्गात मी माझे नाव घोषित केले की अति बलिष्ठ राम आणि महाबलवान लक्ष्मण यांचा जय हो राघवाच्या रक्षणाखाली असलेल्या राजा सुग्रीवाचा जय हो मी कोशल राजाचा दास वायुपुत्र हनुमान आहे असा मी सर्वत्र माझ्या नावाचा डंका पिटला दुरात्म्या रावणाच्या अशोकनेतील अशा कोनिकेतील शिंशेपा वृक्षाच्या मुळापाशी दीन होऊन बसलेली ती साध्वी राक्षसीने वेळलेली शोकाने व्याकुळ झालेली मेघांच्या पंक्तीने झाकलेल्या चंद्रकोरीप्रमाणे निस्तेज झालेली बलाचा दर्प असलेल्या रावणाचा विचार सुद्धा मनात न आणणारी पतिव्रता सुंदरी जानकी अडकून पडली आहे ती शुभा वैदेही सर्वस्वी रामावर प्रेम करणारी इंद्राने जशी इंद्रावर तशी रामाशी एकनिष्ठपणे विचाराने जोडलेली आहे एकच वस्त्र गुंडाळून धुळेने भरलेली ती तिला राक्षसींच्या वेढ्यात त्या बेढब कडून वरचेवर छळ होत असताना मी त्या स्त्रियांच्या वनात पाहिले एकच वेणी घातलेली दीन आणि पतीच्या विचारात एकसारखी गर्क असलेली खाली भूमीवर झोपणारी हिम पडू लागल्याने जशी पद्मिनीची स्थिती व्हावी तशी शरीराची रया नष्ट झालेली रावणाला जीचे मन विटले आहे आणि मरायचे असा मनाचा निजीने निश्चय केला आहे अशी ती हरिण ने पाडसासारखे नेत्र असलेली जानकी तिचा मी काहीतरी करून विश्वास संपादन केला तेव्हा ती माझ्याशी बोलली आणि तिला सारा उलगडा झाला राम सुग्रीवांचे सख्य ऐकून तिला आनंद झाला संयमपूर्वक योग्य असा आणि पतीवर पराकाष्ठेची भक्ती ही जर दशग्रीवाचा नाश करीत नसेल तर तो दशान महात्मा असला पाहिजे पण राम त्याच्या वधाला कारणीभूत होईलच ती मुळातच बारीक कंगाची, त्याच्या वियोगाने कृष होऊन फक्त प्रतिपदेलाच अध्ययन करण्याची सवय असलेल्या माणसाच्या विद्येप्रमाणे ती आणखीच बारीक झाली आहे शोकपरायण महाभागा सीतेची अशी स्थिती आहे अशावेळी जे करणे अवश्य असेल त्या सर्वाचा विचार करा सुंदरकांडाचा एकोणसाठावा सर्व समाप्त